अध्याय 316 वा योग वर्णन याज्ञवल्क संगत राजेष्ठा सांख्यज्ञा मी प्रवचन के लिए आता योगज्ञान मजाक ऐ मी जसे ऐकले वही है तसेच तत्विक दृष्टि योगशास्त्रा ज्ञान संगख्यासारखे दुसरे ज्ञान नहीं व योगारखी अन्य शक्ति नहीं या दोहोमध्ये शमाधिक एकाच प्रकारचे आचार सांगितले असून ती दोन्ही शास्त्रे मृत्यूचा उच्छेद करणारी म्हणजे मोक्षदायक आहेत सांख्य व योग ही मंदबुद्धी लोक पृथक मानतात परंतु राजा ही एकत आहेत असे आम्ही विचारांतही ठरवले आहे जे ध्येय योग मार्गी आपलेपुढे ठेवतात तेच सांख्य लोकांपुढे आहे या करता सांख्य व योग जे एकच मानतात त्यांनाच जगताच्या तत्वाचे खरे ज्ञान झाले असे समजाव्याचे हे अरिंदमान इंद्रिये म्हणजे अपर व पंचप्राण म्हणजे रुद्र ही योगाची प्रधान साधने आहेत हे जाण ही इंद्रिये व प्राण यांचे दमन करून योगी लिंगदेहाने दहाही दिशास वाटेल तिकडे जाऊ शकतात बाबारे जड देशाचा नाश झाल्यावर देखील योगी अणिमादी अष्टयोग सिद्धींनी युक्त अशा सूक्ष्म देहाने सर्व प्रकारची सुखे सेवन करीत जगभर हिंडत असतात हे अनघा वेदामध्ये ज्ञात्यानी म्हणजे यमनिमाद्या अष्टगुणात्मक योग आहे असे सांगून ठेवले आहे तसेच हे, तसे हे राजश्रेष्ठा अष्टगुणात्मक म्हणजे प्राणायाम प्रत्याहारादी सूक्ष्म योग आहे याशिवाय अन्य प्रकारचा योग सांगितलेला नाही योगी लोकांचा सर्वोत्तम धर्म म्हणजे आचार दोन प्रकारचा आहे म्हणजे शास्त्रात निर्दिष्ट केलेल्या लक्षणाप्रमाणे सगुण व निर्गुण अशी द्विविध योगकृत्ये सांगितली आहेत हे राजा प्राणायामयुक्त मनाची म्हणजे षोडश पदार्थासंबंधी एकाग्रता हा पहिला आणि ध्याता ध्यान व ध्येय यातील भेद विसरून जाईल अशा रीतीने इंद्रिय पूर्वक मनाची एकाग्रता करणे हा दुसरा प्रकार होय प्राणांचे नियमन करणे हा सगुण योग होय व मन निर्व्यापार करून स्थिर केले म्हणजे निर्गुण योग होतो आणि सगुण प्राणायाम या निर्गुण योगाचा साधक आहे हे मिथिलाधिपत श्रेष्ठा आत घेतलेला श्वास मूलाधारादी षटचक्रावर विशिष्ट देवतानते ध्यान न करता बाहेर टाकल्यास वात वन अधिक सुटल्याने सुटीवास फार ईजा होस्तव हा योग करू नए रि प्रथम भाग प्राण निरोध कर ध्यान करना की बारास्थाने उपदिष्ठा मध्यंतरी झोप घर रिश्वा प्रहर उठनरपी बारा प्रकार संग चित्त स्वस्थ ठेवून इंद्रिय ताब्यात खेचून एकांतात राहून स्वत संतुष्ट राहून सर्व शास्त्राभ्यासाने ज्ञाता होऊन आणि संशय सोडून देऊन आत्म्याचा लय परमात्म्याचे ठिकाणी लावावा जनका पंचेंद्रियांचे शब्द स्पर्श रूप रस गंध हे पाच विषयदोष झाडून टाकून आणि लय विक्षेप यांनावरून अखिल इंद्रियांना मनाकडे योजावे त्याचप्रमाणे राजा मनाची अहंकाराकडे प्रवृत्ती करावी अहंकाराचे बुद्धी हे ध्येय करावे आणि बुद्धीचे प्रकृतीमध्ये लक्ष लावावे करता राजा योगसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणारे लोक एकाचा क्रमशः दुसऱ्यात असा लय केल्यानंतर जे एक असून रजोगुणरहित पूर्ण नित्य अनंत शुद्ध निर्दोष कूटस्थ पुरुष सनातन अभेद्य जरारहित अविनाशी शाश्वत रासरहित सर्व प्रभू आहे त्या अव्यय ब्रह्माचे ध्यान करता आता राजा समाधीस्थ योगांची लक्षणे आई तृप्ती पावलेला मनुष्य सुखेनं व झोप घेत असता त्याची जशी समाधान वृत्ती असते तशीच समाधी लागलेल्या योगाची वृत्ती असते ज्याप्रमाणे वायुरहित ठिकाणी स्नेहयुक्त दीप निश्चळ सरळ ज्योत राहून जळतो त्याप्रमाणे योग्याची स्थिती असते असे ज्ञाते म्हणतात मेघापासून पावसाचे बिंदू जरी मोठ्या जोराने एखाद्या दगडावर पडले तरी तो जसा यत्किंचितही हलू शकत नाही तशी योग्याची वृत्ती आढळ असते योगी हा शंखदुंदुभी इत्यादिकांच्या नादाने किंवा नाना प्रकारच्या गीतावाद्यांनी अणुभरही चढत नाही हीच मुक्ताची खूण होय आत्मसंयमी पुरुष तेलाने पूर्ण भरलेले पात्र दोन्ही हातात घेऊन जिण्याच्या पायऱ्या चढत असताना जरी नागव्यात तलवारी घेऊन उभे आलेले लोकांनी त्याला भेडसावले तरी भयाने भांड्यातील थेंबही सांडू देत नाही याप्रमाणे ज्याने आपले मन एकाग्र करून समाधी लावली आहे अशा मनुष्याची स्थिरपणामुळे व इंद्रियांसे निर्व्यापारतेच्या योगाने स्थिती असते या प्रकारे योगाची लक्षणे जाणावी ज्वाले ज्वालेप्रमाणे राहणारे परमश्रेष्ठ व अव्यय ब्रह्म समाधीस्त योगाच्या दृष्टीस पडते हे राजा हे दर्शन झालेला योगी हा निर्जीव देह टाकून देऊन कालांतराने कैवल्यपद पावतो अशी नित्यसत्य श्रुती आहे योग्यांचा योग म्हणतात तो हाच याहून दुसरे योगाचे कोणते उत्तम लक्षण आहे योगाचे ज्ञान झाले असता ज्ञाते आपणास कृतकार्य मानतात ओम तत्स